पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण बारावे नम्रता सात दहा एकोणीसशे तीस मंगल प्रभात याचा आपल्या व्रतांमध्ये स्वतंत्र निर्देश केलेला नाही करणे उचितही नाही अहिंसेचाच हा एक अर्थ आहे किंवा असंही म्हणा की त्यांच्यामध्ये हे येऊन गेले पण नम्रता अभ्यास साध्य नाही ती स्वभावताच प्राप्त झाली पाहिजे आश्रमाची नियमावली प्रथम तयार केली त्यावेळी तिचा मसुदा मित्रमंडळींकडे पाठविला होता सर गुरुदास बांजींनी नम्रतेला व्रतांमध्ये स्थान देण्यात यावे अशी सूचना केली आणि त्यावेळीही तिचा निर्देश न करण्याला मी तेच कारण दिले होते जे आता येथे लिहीत आहे परंतु जरी तिला व्रतांमध्ये स्थान नसले तरीही नम्रता ही व्रतांपेक्षाही कदाचित अधिक आवश्यक आहे पण अभ्यासाने कोणाच्या अंगी नम्रता आल्याचे आपल्या माहितीत नाही सत्य घटविता येईल दया घडविता येईल परंतु नम्रता घटविणे म्हणजे दंब घटविणेच होय असे म्हणता येईल थोड्या मोठ्यांमध्ये एकमेकांच्या सन्मानाची रीत म्हणून जी, जी शिकवली जाते किंवा तोंडी लागते ती ही नम्रता नव्हे एक जण दुसऱ्याला साष्टांग नमस्कार घालीत असेल पण मनात तर त्याच्याविषयी तिरस्कार भरला असेल ही नम्रता नव्हे लुच्चेगिरी आहे कोणी रामनामाचा जप करीत असेल माळा फिरवीत असेल लोकांसमक्ष महामुनी होऊन बसत असेल पण आंत भरलेला असेल तर तो नम्र नसून पाखंडी होय नम्र माणसाला आपण नम्रपणे केवा वागलो याची खबरच नसते सत्यजींची आपण आपल्यापाशी मोजबाप ठेवू शकतो नम्रतेला मोजमापच नाही स्वभावसिद्ध नम्रता लपून राहील असे नव्हे पण नम्र माणसाला स्वतःला ती दिसत नसते वशिष्ठ विश्वमित्राच उदाहरण तर आपण आश्रमामध्ये अनेकदा समजून घेतली आह आपली नम्रता शून्यत्वापर्यंत जाऊन पोचली पाहिजे आपण कोणीतरी आहो हे भूत मनात भरले की नम्रभाव तिथून उडून गेला आणि आपली सर्व व्रते धुळीस मिळाली व्रत व्रतपालनाबद्दल जो गर्व मानेल तो आपल्या साऱ्या व्रतांची किंमत घालून बसेल व समाजामध्ये विषरूप बनून राहील लोकांनाही त्याच्या व्रताची किंमत वाटणार नाही आणि स्वतः त्यालाही त्याचे फळ उपभोगता येणार नाही नम्रता म्हणजे मी पणाचा क्षय विचार केल्यास लक्षात येण्याजोगे आहे की या विश्वामध्ये कोणताही जीव एका रज कणाहूनही क्षुल्लक आहे देहाच्या दृष्टीने पाहिल्यास तर आपण क्षणभंगूर आहोत कालाच्या अनंतचक्रामध्ये आपल्या आयुष्याच्या शंभर वर्षाचा पत्ताही लागणार नाही परंतु जर का आपण या भोऱ्यामधून निसटलो म्हणजे कोणी नवेसे होऊन गेलो तर मग सर्व हो। काही आपणच आहो आपण काहीतरी कोणीतरी असणे म्हणजे ईश्वरापासून परमात्म्यापासून सत्यापासून वेगळे पडणे काही नाहीसे होणे म्हणजेच परमात्म्यात मिळून जाणे समुद्रात असलेला छोटा बिंदूही समुद्राच्या धनी असतो पण त्याला त्याची जाणीव नसते समुद्रापासून वेगळा होऊन तो मी पणाचा टेंबा मिळवू लागला की त्या क्षणीच तो सुकून गेला आपल्या जीवनाला पाण्याच्या बुडबुड्याची उपमा देण्यात आली आहे यात मला बिल्कुल अतिशक्ती वाटत नाही असली नम्रता किंवा शून्यता ओढून ताणून थोडीच येणार पण यथायोग्य आकलन केल्याने नम्रता आपोआप अंगी बांधत जाते सत्याचे पालन करू इच्छिणाऱ्याला अहंकारी होऊन कसे चालेल इतरांसाठी प्राण सांडू इच्छिनारा स्वतःसाठी जागा आडवीत कोठून बसणार त्याने स्वतःचे आनंद अर्पिणाचा निश्चय केला त्याच त्याचवेळी स्वतःचा देह फेकून दिला ही नम्रता म्हणजे पुरुषार्थहीनता तर नव्हेच हिंदू धर्मामधे असा अर्थ करून टाकण्यात ता आला आहे खरा आणि त्यामुळे आळसाचे पाखंडाचे पुष्कळ ठिकाणी बरे फावले आहे खरे पाहिले असता नम्रता म्हणजे तीव्रतम पुरुषार्थ मात्र तो सर्व परमार्थासाठी असणार खुद्द ईश्वर दम न टाकता चोवीसही तास काम करीत असतो अंगाला आळेपिळण्यापुरतीही सवड घेत नाही आपण त्याचे झालो त्याच्यामध्ये मिसळून गेलो की मग आपला उद्यमसुद्धा त्याच्याप्रमाणेच अंतंद्रित झाला पाहिजे समुद्रापासून वेगळ्या पडलेल्या बिंदूच्या बाबतीत आपण विश्रांतीची कल्पना करू शकतो पण समुद्रात असणाऱ्या बिंदूला विश्रांती कोठली समुद्राला एका क्षणाची तरी विश्रांती आहे कुठे आपलेही तंतोतंत तसेच आहे ईश्वरुपी सागरात आपण मिळून गेलो की आपली विश्रांती गेली विश्रांतीची आवश्यकताही उरली नाही हीच खरी विश्रांती हीच खरी महान अवस्थेतील स्वस्थता म्हणून खरी नम्रता ही आपल्याकडून जीवमात्राच्या सेवेप्रित्यर्थ सर्वार्पणाची अपेक्षा करते सर्व आटपून बसल्यानंतर आपल्यापाशी नाही उरत रविवार की शुक्रवार की सोमवार या स्थितीचे वर्णन करणे कठीण आहे पण ती अनुभव आहे ज्याने सर्वार्पण केले आहे त्याला ती अनुभवायास मिळालेली असते आपणा सर्वांनाही अनुभवता येण्याजोगी आहे ती अनुभवण्याच्या हेतूने तर आपण आश्रमात एकत्र जमलो आहोत सारी व्रते सारी कामे तिचा अनुभव प्राप्त करण्यासाठी आहेत दुसरे तिसरेच तीच काही करीत असता कधी काळी ती आपल्या हाती लागून जाईल तिच्याच मागे लागून ती मिळणार नाही ना